स्कंध अकरावा अध्याय सोळावा संध्योपासना श्री नारायण म्हणाले आता भस्म महात्म्यानंतर संध्योपासना श्रवण कर प्रातस् नक्षत्रे लुप्त होण्यापूर्वी मध्यान्हध्या सूर्य मध्यावर आला असताना सायमसंध्या सूर्यास्तापूर्वी करून उपासना करावी प्रातस् संध्या सूर्योदयापूर्वी उत्तम नक्षत्रे लोप झाल्यावर मध्यम आणि सूर्योदयानंतर अधम होय सायन संध्या सूर्यास्तापूर्वी उत्तम सूर्यास्तानंतर मध्यम आणि नक्षत्रे दिसू लागल्यावर अधम अशी तीन प्रकारची आहे ब्राह्मण हा वृक्ष संध्या ही त्याची मुळे कर्म हीच त्याची पाने होत म्हणून प्रयत्नपूर्वक मुळांचे रक्षण करावे नाहीतर वृक्षशाखा राहणार नाहीत जो जिवंतपणे संध्योपासना करीत नाही तो शूद्र होय तो मृत्यूनंतर श्वान होतो संधे वाचून अन्य कर्माचा अधिकारी होता येत नाही उदय आणि अस्त यांच्यानंतर तीन घटकांपर्यंत संधेची उपासना करावी तोपर्यंत संध्या केल्यास प्रायश्चित्त नाही कारण अन्य कारणाने मुख्य काल न साधल्यास हा गौण काल सांगितला आहे काळाचे अतिक्रमण झाल्यास चौथे अर्धे द्यावेत किंवा प्रथम आठशे गायत्री जप करावा या कालाची आधीदेवता असेल तिचे स्मरण करून संध्या करावी घरात केलेली संध्या साधारण गायीच्या गोठ्यात मध्यम नदी किनारी उत्तम देवीच्या घरात सर्वोत्तम होय देवीची उपासना असल्याने तिन्ही संध्या देवीच्या समीप कराव्यात ब्राह्मणांना हेच फलदायी दैवत आहे गायत्री उपासनेपुढे विष्णू आणि शिव यांची उपासना मुख्य नाही ब्रह्माधी देव सुद्धा योग्य वेळी संध्यास्नान करीत असतात वेदही तिची उपासना करतात म्हणून तिला वेदोपास्या म्हणतात सर्व द्विज शाक्त आहेत कारण ते आदिशक्ती वेदांची माता जी गायत्री तिची उपासना करीत असतात केशवादी देवांची नावे घेऊन आचमन करावे केशव नारायण माधव गोविंद विष्णू मधुसूदन त्रिविक्रम वामन श्रीधर ऋषिकेश पद्मनाभ दामोदर संकर्षण वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तम अधोक्षज नारसिंह अच्युत जनार्दन उपेंद्र हरी कृष्ण या क्रमाने नावे ओंकारपूर्वक उच्चारावेत नंतर स्वहा असे म्हणून उदक प्राशन करावे आणि नमहा म्हणून स्पर्श करावा पहिल्या तीन नावांनी उदक प्राशावेत नंतरच्या दोन नावांनी हात धुवावेत दोन नावांनी मुख प्रक्षालन डोन नावांनी मार्जन एका हाताने प्रोक्षण करावे एका एका नावाने दोन्ही पाय मस्तक प्रोषित करावे संकर्षणादी बारा नावानी शरीराच्या बारांगा स्पर्श करावा संकर्षण म्हणून मधली तीन बोटे जोडून मुखास वासुदेव प्रद्युम्न नावानी अंगठा आणि तर्जनी जोडून नागपुड्यास अनिरुद्ध पुरुषोत्तम नावानी अंगठा आणि अनिनामिका जुळवून नेत्रास अधोक्षज नारसिंह म्हणून कर्णद्वारास अच्युत म्हणून नाभीस जनार्दन म्हणून तळहाताने हृदयास उपेंद्र म्हणून मस्तकास हर ये नमहा कृष्णाय नमहा असे म्हणून दोन्ही बाजू स्पर्श करावे आचमन घेताना डावा हात उजव्या हातास लावावा त्याशिवाय उदक शुद्ध होत नाही गोकर्णाच्या आकाराचा हात करावा उडीद बुडेल इतकेच पाणी घ्यावे त्यापेक्षा कमी अधिक उदक प्राशन केल्यास तो द्विजमद्यपी होतो सर्व अंगुली अंगठा कनिष्ठिका जोडून उजव्या हाताने आचमन करावे प्रणवाचे स्मरण करून चतुर्थ पदयुक्त शिरसासह गायत्री जप करावा नंतर प्राणायाम करावा प्रथम उजवी नागपुडी दाबून डाव्या नागपुडीने वायू उदरात घ्यावा त्याला कुंभकाने स्थिर करावे नंतर डावी नागपुडी दाबून उजव्या नागपुडीने वायू बाहेर सोडावा यालास प्राणायाम म्हणतात उजवी नाकपुडी अंगठ्याने डावी कनिष्ठिका अनामिका यांनी दाबून मधले बोट आणि तर्जनी सोडावी ज्यांचे मन नियमित केले आहे त्यांनी रेचक कुंभक पूरक असा प्राणायाम करावा रेचक वायूस बाहेर सोडतो पूरक वायूस उदरात भरतो कुंभक वायूस स्थिर करतो पूरक करताना नीलकमलाप्रमाणे कृष्णवर्ण चतुर्भुजरी नाभी कमलात असल्याची भावना करावी कुंभकाचे कमला सनावर रेचक समयी चिंतन करावी। पूरकाचे वेळी विष्णू पूज्य कुंभकाचे वेळी ब्रह्मदेवाची गती आणि रेचकाचे महेश्वर यांची प्राप्ती होते हे पौराण आचमन होय हे नारदा आता पापनाश करणारे श्रौताचमन सांगतो प्रथम प्रणवाचा उच्चार करून गायत्रीची रुचा म्हणावी तिच्या प्रत्येक पदारंभी भुहू वगैरे तीन व्याहुती म्हणाव्या या आचमनास श्रौताचमन म्हणतात शिरसासह व्याहृतीपूर्वक गायत्रीचा जप करावा प्रत्येक वेळी प्रणव योजून तीन वेळा जप केल्यास प्राणायाम होतो आणि अनामिका यांच्या योगाने आणि ब्रह्मचार्यांनी प्राणायाम करावा अपोहिष्ठा हे मंत्र म्हणून कुशोदकाने प्रोक्षण करावे रुचेच्या अथवा पदाच्या शेवटी मार्जन करावे म्हणजे वर्षभरातले पाप नाहीसे होते आचमन करून सूर्याश्च या मंत्रांनी अंतःकरणात पोजेपर्यंत उदक प्राशन करावे प्रणव व्याहृती प्रणवयुक्त गायत्री जप करून अपोहिष्टा या सूत्रांनी मार्जन करावे यज्ञोपवित उजव्या हाताखाली घालावे गोकर्णाप्रमाणे केलेल्या हातात उदक घेऊन नासिकेजवळ न्यावे डाव्या कुशीत पातकाचे आणि कृष्ण पुरुषाचे स्मरण करावे नंतर ऋतूंच ही रुचा म्हणावी दुपदा इत्यादी रुचा म्हणाव्यात उजव्या नाकपुडीने श्वासाच्या योगाने उदगात पाप अणावे, नंतर उदगाकडे न पाहता ते डाव्या बाजू दगडावर टाकावे आणि शरीर निष्पाप झाल्याची भावना करावी नंतर उठून दोन्ही पाय सारखे जोडावेत अंगुलीने जल घेऊन सूर्याकडे पाहात गायत्रीने अभिमंत्रित करावे असे तीन वेळा उदक उडवावे हेच अर्ध्यदान होय नंतर असव आदित्य हा मंत्र म्हणून नंतर असौ आदित्य हा मंत्र म्हणून सभोवर उदक उडवीत स्वांग प्रदक्षिणा घालावी मध्यान्हाली एकदा दोन्ही संध्यांचे वेळी अर्ध द्यावे प्रभातकाली दंडाप्रमाणे उभे राहून मध्यान्ह जरा उणबे होऊन सायंकाळी आसनावर बसून द्विजाने उदक उडवावे त्याचे धारण सांगतो मंदेह नावाचे कृतघ्न घोर असे 30 कोटी महावीर राक्षस सूर्यास खाण्याची इच्छा करीत असतात त्यासाठी तप करणारे ऋषी महासंध्ये उपासना करतात आणि उदकांजली फेकतात त्यामुळे उदक वज्रासारखे होऊन राक्षस दग्ध होतात म्हणून ब्राह्मणाने संध्योपासना करावी त्यामुळे महत्त्व्य लाभते अर्ध्याच्या अंगभूत मंत्राच्या उच्चाराने सांग संध्याचे फल मिळते तो अर्क आहे मी ज्योती आहे आत्मा प्रकाश आहे मी शिवा आहे मी आत्मज्योती आहे आत्मा प्रकाश आहे शुद्ध सर्व ज्योती आणि रस मी आहे असा हा मंत्र आहे हे वरदायिनी ब्रम्हुपिणी देवी गायत्री ये आणि जपाची अनुष्ठानाची सिद्धी होण्यासाठी माझ्या हृदयात प्रवेश कर हे देवी उठ आता पुन्हा येण्यासाठी गमन कर हे देवी माझ्या हृदयात प्रवेश करून अर्ध्यामध्ये गमन कर असे म्हणून आपले आसन शुद्ध स्थळी मांडावे त्यावर बसून वेदमाता गायत्रीचा जप करावा प्राणायामानंतर खेचरी मुद्रा करावी प्रात संध्याच्या वेळी अशी मुद्रा करावी आता हे नारदा तिच्या नावाचा अर्थ सांगतो चित्त शून्य आकाशात भ्रमण करते जिव्हा पोकळीमध्ये राहते दृष्टी दोन्ही भिवयात प्रवेश करते त्या अवस्थेला खेचरी म्हणतात सिद्धासनासारखे आसन नाही कुंभकासारखा वायू नाही आणि खेचरी मुद्रेसारखी मुद्रा नाही प्रणवाचा उच्चार करून वायुष जिंकून निरहंकार ममता शून्य होऊन स्थिर आसनावर निश्चल बसावे योनिस्थान एका पायाच्या अंगुलांनी बंद करावे दुसऱ्या पायाच्या टाचेने शिवणी दाबून धरावी हृदय एकाग्र करावे शरीर प्रमाणे ताठ ठेवावे प्रमाणे निश्चल व्हावे इंद्रियांचे संयमन करावे निश्चल दृष्टीने प्रदेशी पहावे या आसनालाच सिद्धासन म्हणतात गुणविशिष्ट गायत्री मजकडे येवो हे देवी तू वेदांचे ज्ञापन करणारी आहेस म्हणून सवितृ मंडलापासून माझ्या हृदयात ये ओम हे अक्षर ब्रह्मसदृश आहे म्हणून मजकडून उपासना होईल असे कर दिवसाची अभिमानी देवता दिवसाचे पाव घालवते हे सर्व वर्णे हे महादेवी हे संध्याविद्ये हे सरस्वती हे अजरे हे अमरे सर्व देवी तुला नमस्कार असो तेजोसी या मंत्राने देवीचे आवाहन करावे नंतर शापमोचनासाठी विधान करावे ब्रह्मदेव विश्वामित्र विश्वा वशि प्रकार विश्वामित्रा स्मरणा विश्वामित्रा शाप और शा वशिष्ठ स्मरणा वशिष्ठा शाप नहीं होदय कमला प्रमाणभूत सत्य स्वरूप सर्व जगत स्वरूप अशा पुरुषा ने ध्यान करते परम्त्मा चिद्रूप शब्दातीत है नारदा आता संध्य अंगभूत न्यासविधि संगत हे नारदा आता संध्ये अंगभूत न्यास विधि संगत ओं भु अ पादाभ्या नम अच्चार करावा ओं हु जानुभ्याम नम अ स्वकटिभ्या नम महनाम्यय नम जनहृदयाय नम तपकंठा नम सत्यमलाटा नम अवे तत्सि अंगुष्टाभ्याम नम वरे्य तर्जनीभ्याम भर्गोदेवस्याम धीमहि अनामिमकाभ्यामो योन कनिष्ठि न असे म्हणून न्यास करावा प्रचोदयात असे म्हणून हाताची पाठ आणि तळ यावर न्यास करावा तत्सितु ब्रह्मात्मने हृदयाय नम वरेण्य विष्णु आत्मे शिसे नम पुढ़ रुद्रात्मने शिखाई धीमह शक्यात्मने कर्चायाय धियो यो नकत्मनेत्र प्रचोदयाथ सर्वात्मने अस्त्रा शेवटी नम उच्चारुन करावा गायत्रीच्या अक्षरापासून उत्पन्न झालेला न्यास श्रेष्ठ आणि पापहरण करणारा आहे प्रथम प्रणवाचा उच्चार करून वर्णाचा न्यास करावा तत्काराचा उच्चार करून दोन्ही पादांगुष्टावर न्यास करावा सकाराचा दोन्ही घोट्यावर विकाराचा दोन्ही जंघांवर न्यास करावा तुकाराचा दोन्ही जानूवर वकाराचा मांड्यांवर रेखाऱाचा गोदाचे ठिकाणी निकार लिंग प्रदेशी यकार दोन्ही कटीवर भकार नाभी मंडळावर गोकार हृदयाच्या ठिकाणी देकार स्तनांचे भागी बकार हृदयावर सकार कंठप्रदेशी असे न्यास करावेत नंतर धिकार मुखामध्ये मकार तालूमध्ये हिकार नासाग्रावर धिकार नेत्रमंडळावर मोकार भ्रूमध्यभागी दुसरा योकार ललाटावर नकार पूर्वमुखी प्रकार दक्षिणमुखी चोकार मुखावर, दकार उत्तम मुखावर, याकार मस्तकावर आणि तकारावर व्यापक न्यास करावा काही जपात तत्पर राहणारे पुरुष हा न्यास करीत नाहीत त्यानंतर जगदंबिका महेश्वरीचे ध्यान करावे जीची कांती जास्वंदीप्रमाणे आहे जी परमेश्वरी कुमारी आहे जी लाल कमलासनावर बसली आहे लाल पुष्पे और वस्त्रे जिने धारण केली जिला चार मुखे चार हत्येक मुखास दोन स्तृक स्तुवी जपा कमंडलू जीने धारण के जी सर्व आभरण युक्त है जी ऋग्वेदा ध्यान करीत है हंस जी है हं जीचे वाहन है आहवनीय अग्नि जी रहते जी ब्रह्मदेवा देवता है ऋग्वेदा एक यजुर्वेदा एक सामवेद आणि अथर्ववेदाचा एकेक अशा चार पादांची जी युक्त आहे जी अष्टदिशा अष्टकुशींनी युक्त आहे अशा त्या देवीचे ध्यान करावे व्याकरण शिक्षा कल्प निरुक्त ज्योतिष इतिहास पुराण उपनिषद या सात मुखांनी जी युक्त आहे अग्निमुखा रुद्रशिखा विष्णुचित्ता अशा माहेश्वरीची भावना करावी जिचे कवच ब्रह्मदेव आहे गोत्र सांख्यायन सांगितले आहे त्या आदित्य मंडळात असलेल्या महेश्वरी देवीचे ध्यान करावे अशा रीतीने वेदमात्रा गायत्रीचे ध्यान करावे नंतर देवीची प्रीती उत्पन्न करावी अशी मुद्रा धारण करावी संमुखम सुपुटम विततम विस्तृत द्विमुख त्रिमुखम चतुष्कम पंचकम ष्मुखम अधोमुखम व्यापकांडालिकं, शंकरं, यमपाशं, ग्रथितम उन्मुखम क्लिंबम मुष्टिकं, मत्स्यम कूर्मं, वराहकं, सिंहाक्रांतम महाक्रांतम मुदगरम पल्लवं या गायत्रीच्या चोवीस मुद्रा आहेत त्या सर्व मुद्रा तंत्रोक्त असून हाताने करावयाच्या आहेत नंतर शंभर अक्षराचा गायत्रीची आवृत्ती करावी गायत्रीची 24 अक्षरे सांगितलेली आहेत तिचा उच्चार करून नंतर जातवेदे सुन वा ही ऋचा म्हणावी शेवटी त्र्यंबकम यजामये हा मंत्र म्हणावा याप्रमाणे तीन ऋचा म्हटल्यावर शंभर वर्णात्मक गायत्री होते ही पुण्यकारक आहे म्हणून ओम भू भु या व्याहृती म्हणून व्याहती 24 अक्षरांची गायत्री करावी श्रेष्ठ ब्राह्मणा नित्य जप करावा संधे संधेचे फल प्राप्त सुख होध्याय सोलावा समाप्त